करता नौ साथ है। वोनो तो तो भाषा चिंता करी विचार करी कारण मस्तुआ नहीं जी ती नहीं असे आहे म्हणजे काय अर्थ त्याचा नाही तसा त्याचा अर्थ आहे असा अहूनही जर एखाद्याच्या मनात येईल की नाही नाही नाही आपल्याला अयुध्या निवृत्त करायचीच अशी जर एखादा मनात आपले इच्छा वाईल असा जर कोणी प्रयत्न करी, असा त्याचा मनोभाव असेल तो ते साली काढावी आकाशाची त्याला एक उपाय सांगतात त्याने पहिला प्रयत्न करावा आकाशाची पहिल्यांदा साली काढावी आकाशाची साली काढणं हे दुःख गरक तितका खावेत त्यानिवृत्तीचा प्रयत्न त्याचा व्यर्थ होईल असा त्यातला अर्थात साबरी वाढींना लागल्या असाच दृष्टन त्या सावर कधी वाढत नाही कधी वाढत नाही पण सुदैवाने वाढले सरळ वाढले चुकून कित्येक वेळा माणसं चुकून जसं बरोबर बोलतात काय चुकून जसं बरोबर बोलतात तशी साबळा पोकळ असते किंवा का स्तन जा शेळीच्या गळ्याला स्तन असावेत ते ज्याप्रमाणे व्यक्त आहेत त्याप्रमाणे महाराज त्या कर्माचं व्यर्थातून प्रतिपादन केलं आहे सरांस आपल्याला त्यातून असं सांगायचं कि त्या शेणी असं म्हणणार असेल त्या विद्या निवृत्त करायची नसलेली तर त्याला सांगतात त्या श्रेणीच्या गळ्याला असलेल्या स्तनातून तू दूध काढायचा प्रयत्न करू दूध काढ गुडाळ वाट पहावी ह्या गुडघ्याला आणि डोळ्यासारख्या खळग्या दिसायला डोळ्यासारख्या दिसतात म्हणून त्या गुडघ्याचा डोळा असं म्हटलं जात काय भासते खळगी भासते डोळ्यासारखे म्हणून तिला म्हणतात काय गुडघ्याचा डोळा गुडघ्याला डोळ्यासारखी असलेली जी खळगी त्या खळगीला डोळ्याच सादृश्य आहे सारखे पण आहे मग केवळ तेवढ्यावरच ते गुडघ्याला असणाऱ्या त्या डोळ्यासारखी असलेली जी खळगी त्या खळगीने मार्ग बघावा हे डोळे बंद करून टाकावे हा करावी खुशाल त्या डोळ्याने बघून वायू कातडी करावी कार्जविल्या प्रभात आली ज्या प्रमाणे आणि एक प्रकारचा उत्कृष्ट देखावा दिसतो दे न याच्या वेळेचा आणि तसाच अस्ताच्या वेळी सुद्धा एक उत्कृष्ट असा देखावा दिसतो देखा। दिसतो देखा। तो सूर्यास्त दिसण्याचं ठिकाण तिकडे तो सूर्यास्ता वेळेचा प्रसंग अतिशय उत्कृष्ट देखावा असतो ती लाली पसरलेली जी असते ती अति दे, देखणे अशा स्वरूपाची असते त्या देखणे मनाला होणार मन बाळावं असं ते विलोभनीय रूप असत तो देखावा एकंदर तिने सांजा झालेला बघून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या माणसाने काय करावं तो देखावा तिने अतिशय हा अतिशय सुंदर असतो तर या स्त्रियांच एक असं असत कि या स्त्रिया वांडी म्हणा आंबा म्हणा किंवा ते शिंद असतात त्यांचं म्हणा त्याला चिरून ते यार ते त्या हा हा? संध्या संध्या, समय संध्या समयी का एकंदर दृश्य प्रकार तो देखना एकंदर देखावाने वा? का रसू, आणखी काय करावं करायला परिणाम आहे नाव कुर्म कुरकुल देवदत सदनिंज हे जे आहेत त्यांच्यापैकी परिणाम आहे आणि त्यामुळे मनुष्याला जांभळी येते तर महाराज म्हणतात ती जांभळी चांगली घोडवड वाटायची वाटून तिचा भरपूर रस काढायचा आणि <laughs> एखादं पॅरेल भरलं तरी आमचं खेस्त करार नाही काय एखादं पॅरेल भरलं तरी आमचं करार नाही त्या जांभळीला वाटून त्याचा भरपूर अगदी हवा तेवढा जितका काढता येईल तेव्हा तुम्ही <laughs> माझं म्हणत मौलीने लिहिले तर तरी काय करत जांभई म्हणजे काय ती बघा आपल्याला अनेक वेळा जांभई देत तेव्हा जांभईला वाटायचो तिचा हवा तेवढा भरपूर रस काढायचा आणखीन काय करायचं नुसता रस काढण्यामध्ये विशेष महत्वाने म्हणून आणखीन पुढे त्याला उपाय सांगतात ते बॅरल भर पिंपि काय असेल पिंपच्या पिंप भरून काढल्या काय आर त्याच्या जांभळेचा भयंकर मेहनत केली त्याच्या अगदी मेहनत म्हणजे मेहनत केल्याची वाटून अगदी पाटा वरवंडा घेऊन आता रोज त्याचा काढलेला आहे पुढे एवढ्यावर थांबवायचं आणखीन काय करायचं कुटुंबाचा वैरी तर त्याला कालवून टाकायचं त्याच कारण आपला जो वैरी आहे त्याला त्या आळसाला त्यावर खरोखरी वस्तू स्थिती नसता म्हणून तो कुटुंबाचा वैरे कसा झाला तो कुटुंबाचा वैरी येतो तेव्हा त्या आळसाला माणस आळसावर गणित फार त्रास झाला तेव्हा हा आळस एवढा त्रास देतो आळस इतका विनाश करतो की त्याचा दिलाज नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो हा आळस आपल्याला आपली कामं वेळच्या करू देतो आणि एक नियम आहे जी कामं प्रपंचातली असोत का परमार्थातली असो आम्हाला आता रोज या मासिकाच्या प्रकाशनामुळे म्हणा तेव्हा जमा करता मुळे अनेक वेळा असा अनुभव आपलीच काम असतात ती जर आळसाने आपण केली नाही तर कालांतराने संकट म्हणून आपल्या समोर उभे राहतात आपलीच काम असतात आपण आपल्या स्वतःच्या हातातली असतात पण ती फक्त त्यावेळी आपण केली नाही एवढ्या एका अपराधामुळं केवळ त्यावेळी करण्याचा आपण आळस केला या एका कारणास्तव आपल्याला आपलीच कामं पुढे पर्वतासारखे संकट म्हणून उभे राहतात प्रतिबंध करायला उभे राहतात असं आपल्याला दिसून येत मग असला जो आळस आहे तो जो आपल्याला वेळच काम करू देत नाही आणि न केलेली कामं पुढे आपल्या समोर संकट म्हणून उभे करतो त्याला म्हणजे त्याच्यात घालवून टाकतो त्याला चालवून टाका मग आता तो आळस कालवला जांभईचा भरपूर काय करायचा आळस उघड गोदळा पास एक पुतळा हा बरं का महाराजांचा पुतळा आहे बरं का महाराजांचा म्हणजे महाराजांनी केलेला महाराजांचा अपेक्षित पुतळा असा आहे की हे आता जे तयार केले जे ब्रहांजचे पुतळे आहेत ते सुद्धा घेतले तो माझी तक्रार पण त्यावेळी ब्रहांडचा पुतळा अस्तित्वात होता ना होता मला माहित नाही पण मातीचे पुतळे त्यावेळी होते मातीचा पुतळा असा केलेला तो मातीचा जो पुतळा असेल कुठं तयार कुठे <laughs> ताचा, भरपूर त्यावड्या मान तो पुरे म्हणून तोपर्यंत आलं होई, तो तोपर्यंत त्याला तुम्ही पाजावा असा ये, ये, ये, एक उपाय त्याला सांगता एका उभी मध्ये दृष्टंट फार मोठा केला आता मागे के दृष्टंट लवकर लवकर झाले रीते महाराज म्हणतात जांभळी घ्यायची ती वाटायची तिचा भरपूर रस काढायचा आणि ती कंटाळा येईल तोपर्यंत इतका भरपूर रस काढायचा त्याच्यामध्ये आपला हळस चालवायचा आणि तो मातीच्या पुतळ्याला किंवा चौका असलेला ब्रांजच्या पुतळ्याला पाजायचा आपल्याला काय बघायला त्या मातीचा पुतळा आणि ब्रांडचा पुतळा मला वाटत नाही कि त्याच्यात फार बरं काय म्हणून भा म्हणजे काय उत्तम कोटी कानात होत होणार काय होत आहे आता मुदरा मसिले मुदरा देकीला तो मुकरई ने त्याला छेदुरले काय करतो भाड ऐसा पायच्यामुळे तो बारा वगैरे झालं प्रांचा पुतळा त्याला मुख नाही अजून त्यात पारकाव तिथे मुख नसल्यामुळे त्याला नेऊन पाजायचं हे त्याच्यावर अजून आलं उकळस तो पाटा पाणी परतू किंवा पाटाचं जे पाणी आहे आता कुठलंही पाणी प्रवाह वाहणार असं ते पाणी त्या वाढत्या पाण्याचा जिकडे प्रवाह असेल त्याचा उलट करण्याचा प्रयत्न करा बघा तर आपली जी सावली जिथे पडली असे ज्या पद्धतीने पडली असेल त्या सावलीला तुम्ही उलथून टाका सावली उलथून टाकणं काही सोपंच काम आहे करून का बघा प्रयत्न पाण्याचा प्रवाह फलटणं जरा अवघड काम पण असं करायला काय हरकत वाळयाची नवी योजना की गंगेचं पाणी सगळ्या नद्या आणून पोचवायचं तरी सुद्धा एक लक्षात ठेवा त्याच्यामध्ये प्रवाह पालवण्याचा प्रयत्न नाही प्रवाहाला थोडी दिशा बदलून पण उतारायलाच नाही काय चढणीला पाणी चढवावं फिरवावं याला उलट प्रवाह करणं म्हणतात म्हणजे पायथ्याचं पाण्याचं वर डोंगरापर्यंत गेलं पाहिजे डोंगराच उखाली येते ते बरोबरच आम्ही तर काय म्हणतो त्या पुतळ्याला हल्लीच्या शब्दात बोलायचं आम्ही म्हणतो त्या पुतळ्याला पुतळ्याची नाव सांगतो तुम्हाला म्हणून मला आनंद सरस्वती म्हणून मला आनंद सरस्वती त्यांना पाडायचा हे जितकं गरक आहे केले म्हणून मय आनंद करत होते त्याला काय तरी त्याच पद्धतीने ते महाराज म्हणतात की पाण्याचा हे अवघड काम आहे तसं करा म्हणणे काय बिघडत नाही आमचं काय म्हणणं नाही त्याला उलट प्रवाह जर दिशेला फिरवावा त्याप्रमाणे किंवा जे आपली सावली आहे त्याला उलटून टाकावी किंवा वारा जो वाहतो आहे त्याचा असेल तेवढा मोठा दोर वळण्याचं काम करावं <coughs> तो बाजूला बागुल बोच्या भीतीने भेडतात त्याला मारण्याचं काम त्यांनी करावं प्रतिबिंब या नगरपालिकेने प्रवास घेतो की कुठल्या ताप देतात त्याला पट्टा खुदा आनंदा बसाव तलाहाटी रोम चुकी जैसी दान महाराज स्वच्छ है कि तलाटाला केस कभी आढावा द्या सगळ्या केसावर प्राणी आहे सगळ्या अंगभर आहे स्वच्छ कोणाला आहे ना त्याला नाही त्याला अंगभर आपल्या केसाची लव असावी केस असावी आणि तळहाताला मात्र केस असू नये काय गंमत आहे बघा गुरुजी याच्याकरता थोडस गमतीदार सांगतच त्यात कसे ठेवावे अशी जटा ठेवावी त्या ते जटांच्या बटा वाढाव्यात का आणखीन पूर्ण गुणगुरी धाजमत करावे आपल्या आप हातात आहे आपल्या हातात आहे त्यात नाव जीवसृष्टी कारण जीव त्याच्यामध्ये बदल करू शकतो त्याला म्हणायचं जीवसृष्टी पण तळ आताला केस येऊ नये याला काय करावं काही करू कर शकत नाही आपण यावं याच्या करता प्रयत्न करीत नाही येऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करीत नाही कारण ईशसृष्ट राहताला केस येऊ नये ईशसृष्टी असल्या कारणाने त्या जीव बदल करू शकत नाही टी व्ही आनंदी पण का हे तुम्ही करू शकत नाही काय उद्या राहताला तुम्ही केस आणू शकत नाही आणि नको तिथे काही निर्माण करू शकत नाही हा एवढा आहे की तुम्हाला ईश्वराने जे स्वातंत्र्य दिले आलेले केस जिथे जीवाने स्वातंत्र्य दिलेलं नाही तिथे यशसृष्टी यशसृष्टी की आपला आता केस येऊ नये तिथे केसाचा प्रयका अत्यंत अभाव आहे त्याने तुम्हाला मला सांगतात के या केसांचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे त्याला करण्याचा प्रयत्न आपण कुशाल करावा सुखाने आपण बसावं अगदी दीर्घकालपर्यंत आमची का आहे तक्रार आता घटाला पुढे पुढेही ठीक आहे घटाभावाला म्हणजे आम्ही निवृत्त करणार आहे काय डोका फळ एक गट आहे घटा भाव म्हणजे काय गटाचा नाही पण तो घटाभावाच ते सोप रूप लिहिले म्हणाले घटाचं नाही पण म्हणजे अभावचा तो, अभाव तो निवृत्त करायला एखादा निघाला निवृत्त करायला निघालेल्या माणसाने खुशाल अभावाचा विनाश करावा आमची काही त्याला तक्रार गगनाची फुले तोडू हा देवाच्या पूजेसाठी त्याने आकाशाची फुले खुशाल तोडावी त्याच्या बद्दल आम्ही काही तक्रार करणार नाही हवी तेवढी तोडली तरी कोण केला माळी तुमच्याकडे तक्रार करायला येणार नाही करायला येणार नाही कारण होसाव तर मग तोडण्याचा प्रयत्न तोडावी नाही फुले आकाशाची ती तोडण्याचा प्रयत्न करणं जितकं चुकीच आहे जितक ह्यापदा अगदी तितक नसलेल्या हवी त्याच्या विनाशाचा प्रयत्न करणं गरज विनाश करावा त्याच्याही मोडण्याचा प्रयत्न करावा कारण ते मोडण्याचा कोणी लोक आहेत त्याचा प्रयत्न करावा त्यालाही काही लोक लागतात ते आपली योग्यता योजना तिथे करण्याची योग्यता ठीक आहे तो कापुराची मसी करू किंवा जो कापूर असतो त्या कापुरापासून तुम्ही मस्ती म्हणजे शाही त्याची काजळी धरून वाढीन प्रकाराचे त्याप्रमाणे त्याची खुशाल करावी उत्तम अक्षर किंवा रत्नदीपाचा जो प्रकाश असतो त्याची जी ज्योत आहे त्या रत्नदीपाची ज्योत त्या ज्योतीची काजळी अवश्य तुम्ही धरावी आणि त्याचा प्रयत्न तुम्ही अवश्य करावा वाजेचे लेकरू करण सुखी हा किंवा वांजेच्या मुलाचं लग्न कराड वगैरे तुम्ही करा आमची त्याच्याबद्दल काही तक्रार नाही हम्म तो अवशेष अवशेषची चकोरी हम्मजणीची सोळा कलांनी उगवलेला जो चंद्राची जी काही किरण आहे ती अतिशय चोखट असलेली कि ज्याच्यामध्ये खरोखरीच अमृताचा वर्षा होत आहे वा त्यांना बोसण्यासाठी ते इच्छुक आहेत तर तुम्ही अवश्य एवढा प्रयत्न करावा अमावस्थेच्या दिवशी पूर्णतेला पावलेला जो चंद्र अमृत गणांनी त्या पाताळा तापलेल्या मुख्य विद्यार्थ्यांना पाताळा तापलेल्या चकोर पक्षाच चकोर पक्षांच्या फिलांच भरणपोषण आपण करावं त्यांना ते नऊन पाजावं अगदी अवश्य आपण ही गोष्ट करावी त्यांचं भरणपोषण करावं त्यांना पाताळामध्ये ते सगळं करणं उत्कृष्ट अगोदर त्यावेळी चंद्र असणार नाही त्यावेळी चंद्राचा प्रकाश असणार नाही आणि त्या चंद्राच्या प्रकाशाने चंद्रा प्रकाशा काम काय करायचं त्यातल्या कोवळ्या जणांनी त्या वृद्ध जणांनी चोर पक्षाने भरणपोषण आवश्यक करावं ते काढू शब्दाचा अर्थ त्याचा होतो दुसरा त्याला पकडावा असाही अर्थ होत त्यापेक्षा हे दुसराही अर्थ कि त्याला पकडण्यापेक्षा त्याला जाळ्या धरण्यापेक्षा ते जिथे आहेत तिथे त्यांचे भरणपोषण करावं कारण दया घेचा काळ आहे दाखवायला लागले स्त्री दाखण्य उतात आलेले दिसत इकडे एका बाजूला फार स्त्री लो होऊन फिरतीये तिच्या आवृची लफतर विशेष टाकली जात आहेत ही एक बाजू आहे दुसरीकडे स्त्री दाक्षण्याला ऊत किती आलाय तो बघा ना त्याप्रमाणे प्राणी दया इतकी मोठ्या पशूंचे संरक्षण करा तसे जल जर असलेले त्यांचं भरण पोषण यांनी अवश्य करावं हे करणं तितकं चुकीचं व्यर्थ आहे त्याच पद्धतीने आम्ही त्या निवृत्तीचा प्रयत्न व्यर्थ आहे किती बोलावी महाराज म्हणतात किती तुम्हाला सांगायचं आम्ही जरी किती काव्य भाषेत बोलायचं झालं काय ते काव्यातलं भाषा आहे गोष्ट ठीक आहे पण हे सगळं काव्यातलं बोलणं पण उपासत्मक आहे सगळं बोलणं आम्ही किती बोलायचं तुम्हाला असा आहे एकदा माणूस कोडगा बनला किती बोलायचा काम पोटर का आहे आपला आयब्ध हात तर मला म्हणतात आम्ही किती बोलायचं हे सगळं किती सांगायचं तुला हे सगळं कि बाबा रे हवी त्या जर मुळात नाहीत आहे हवी त्या जर अत्यंत आभाव रूपच आहे त्याच्या निवृत्तीचा प्रयत्न व्यर्थ आहे आम्ही किती किती म्हणून दृष्टांताने तुला सांगावं आम्ही तुला अनेक दृष्टांताने गोष्ट सांगितली आहे अविद्या असती तर तिचा शब्दाने तर्काने विनाश झाला असता ही गोष्ट आम्ही असते पण अंगाने स्वरूपाने जर ती अविद्या नाहीत आहे तिला जर अस्तित्व नाही तर तिचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे तो व्यर्थ आहे प्रयत्न हे सांगण्यासाठी आम्ही तुला किती दृष्टांताने सांगावं हवी ने समझ संग थोड़ा हवी रची अभावी हावी अभावी रचि हवी रचले का मूर्तिम्च पुतला है अभाव है अभावा है खास वारी अभाव है कि महुना हवी के साधारण संबंध रूप नाता है अभावाशी तादात्म्य संबंधाने अविद्याभावरू अभाव हे तिचं स्वरूप आहे मग तिथं तादात्म्य संबंध रूप नाताय असं म्हणणं काय ती अभावाने रचली असं म्हणणं काय ती अत्यंत अभाव रूप आहे असं म्हणणं काय किंवा अभावाची मूर्तिमंत पुत आहे असं म्हणणं काय एकाच अर्थात असल्या महाराज म्हणतात की अभावाची मूर्तिमंत पुत अभाव रूप असलेली जिची जिची रचना जिला अभावानेच वळलेला आहे रचले अभा वोरी सुंबाजी वर् पद्धति ही अविद्या अभा अभावी अभावरूपनाश कर द्वारे कस शक्य हा एक है ती अति तिला अंशित्व मग सर्खा निवृत्त शोभल असल्यामुळे आता तिचा विनाश शब्दाने होतो वापर हो व्यर्थाय चुकीचं आता काही नाशावे शब्दी येणे येणे शब्द काही नाशावे आता आता या शब्दाने कशाचा कर नाश करायचं ती जर अभावानेच वळलेली आहे तर तिचा तुम्ही काय नाश करणार अशा प्रकारच्या विद्येचा नाश करावा असे याच्या मनातही त्यांनी पुढे लिहिलेल्या गोष्टी करीत बसल्याप्रमाणे आहे हे त्याचं शिवीचे स्तनाचे दूध काढावे गुडघ्यांच्या डोळ्यांनी मार्ग पाहावा वागी वगैरे जिरून त्यांची कात्री करीतात त्याप्रमाणे सांगवेळ वाळवून तिची कात्री करावी सांजवेळ वाळवायची संध्यासमोर वाळवायचा तिची खात्री करायची किंवा संध्या समयाचा उत्तम देखावा देखणा वाढवायचा एकादशी एक ग्रह निर्माण करावा त्याने त्यात आणून देवा होत्या काही गोष्टी आमचे काही म्हणणे त्याच्यात हा व त्यात आळद काढून चिखलाची गोळ्या पाजावा त्याने पाड्या सुद्धा पाठ उलटावा आकवा ती त्या बागुलोवा त्यांनी मारावे तो प्रयत्न त्यांनी करायला हातात प्रतिबिंब पदरात घरावे आपल्या खोळी मध्ये भरावे तर हातावरचे केस खुशाल विंकरावे अभाव फोडावा तुम्हाला केश विंचण्याच्या शाळा येतात तुम्हाला आश्चर्य वाटेल मी सांगतोय केशभूषा कशी करावी ह्याचं शिक्षण दिलं तर त्या बायांची जाहिरात आहे की केशभूषा कशी करावी त्याच्या करता महिला सांगायचं कि तू केशभूषा करणार तर हातीची केशभूषा कशी करावी तेवढं तुझा म्हणजे तुला गटाचा अभाव फोडावा गजनाची फुले जोडावी कशाची शिंग सुखानी मोडावी त्याने कापूर पेटू लाग खपुष्पाळाला स्वरूपा सिद्ध आहे आणि आश्रया सिद्ध खपुष्पाळाच स्वरूप होत नाही आणि खपुष्पाळाला आश्रय पण नाही स्वरूपच असत त्याला आश्रय काय व्हायचं पुढे कारण मुख्यतः आकाशाच्या फुलाचं स्वरूप सिद्ध असल्या त्याला पुन्हा सोडण्याचा प्रयत्न करणं स्वरूपवर काजळ धरावी वांधेच्या मुलीशी सुखाने लग्न लावावी वांधेच्या मुलाचे खुशाळ लग्न करावं त्याने आवतीच्या चंद्राच्या मृतांनी पाताळाशी चकोर पक्षी पोसावी मृगजलातील जलचेरी सुखाने गाळावी गायावीत येऊन तेथे पाळावीत जाऊन अहो हे किती सांगावे हे सर्व जमा आलंया उत्तम प्रकारचा प्रदर्शन लोकांना पाहण्यासाठी त्याने अवश्य करावं त्याच हे सर्व व्यवहार mm. ज्याप्रमाणे असंभवनीय त्याप्रमाणे अविद्या नाहीपणाने जर अभाव रुपत आहे तर अशा अविद्येचा शब्दाने करावा तरी कसा mm. कस शक्य हे ये करता येणं सर्व दृष्टांत दृष्टांतांचा अभिप्राय आहे की कोणीही पदार्थ जर असेल तर त्याचा नाश करणं अविद्या नावाचा जर कोणी पदार्थ असता तर त्याचा विनाश करणे योग्य होतं पण मूळ स्वरूपाने विद्या जर नाही तर त्याचा नाश करणे संभोवनी आहे तर नाश कसला करणार पदार्थ नाश कसला करणार नाश करणे असा या सर्व उग्यांचा तात्पर्य अर्थ आहे बाकीच्या विषय आपण कुंडली गोरगा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल कुंडली छप्पन्नाचा अवघड अविद्य का नाश करु शब्दाला प्रमाणे अंधारे अंधारा नही रूपुर महाराज दृष्टान्तूर्वक शब्द अविद्य विनाशा प्रवृत्त हो अविद्य का विनाश अविद्यावृत्तिरूपी शब्दा उपयोग हो जर कुछ ग नहीं दृष्टान कारण स्वतः तिचा निवृत्ति चिंता निवृत्तिरूप शब्द प्रयोजन हो कारण ती जो वस्तुत नहीं तो तिच निवृत्ति कर शब्दाला सफलत्व प्राप्त होईल शब्दाला सार्थकत्व होईल ही गोष्ट मुळीच शक्य नाही अविद्या निवृत्तीमध्ये शब्द समर्थ आहे आणि अविद्या निवृत्त करून हा शब्द आपल्या प्रमाणत्वाला प्राप्त होईल ही मुळीच शक्य नाही म्हणजे प्रमाणाना प्रमाणत्व जे येत ते किंवा प्रमाणात जे प्रामाण्य अवलंबून असतं ते अशावर अवलंबून आहे त्याला प्रकाशात आणणं हे त्याच काम आहे आणि मग शब्द आपल्या प्रमाणपदवीवर आरून राहायचा ही गोष्ट मुलीच प्रमाणत्व राहणार नाही प्रामाण्य राहणार नाही प्रमाणांच प्रामाण्य राहावं शब्द प्रमाणात प्रमाण पदवीवर आरूढ व्हावा असं जर वाटत असेल तर त्याला निवृत्त करण्या इतकी तरी अविद्या असायला हवी नाशापूर्ती ही अविद्या नसल्या कारणाने शब्द प्रमान आला, प्रमाणाला प्रमाणात किंवा शब्द प्रमाण हा प्रमाण पदवीवर आढळ होऊ शकत नाही त्याच्याकरता ज्यावेळी सूर्य उदयाला येतो आणि आपल्या पूर्ण किरणाने संपन्न होतो त्या स्वच्छ प्रकाशामध्ये अंधार ही गोष्ट सगळ्याला ज्ञात दिवसा नसतो स्वच्छ प्रकाशामध्ये अगदी पूर्ण सूर्य उदयाला संपन्न असा सूर्य उदयाला आलेला अगदी जसाच्या तसा त्यावेळी अंधार नसतो म्हणून एकाला आपलं बरोबर अंधार नाही प्रकाशामध्ये आपलं डोकं चालवलं म्हणजे आपण असं करू जिथे अंधार तो का तो अंधार करता सूर्य तो अंधारात तरी त्याच रूप असेल म्हणून हा अंधारात त्याच रूप पाहायला अंधारामध्ये अंधाराच रूप पाहण्यासाठी गेलेला माणूस तिथेही त्याला अंधारे प्रकाशा अंधार तो दिसत मो दस जिथे अंधार है तिथे तरी रूप दिन प्रयत्न करूप दिना अंधारात कस दिसेल प्रकाशात दिसत नाही अंधार नाही म्हणून दिसत नाही अंधारात दिसत नाही त्याचं कारण सगळीकडे अंधारातही अंधाराच अंधारा रूप दिसत नाही म्हणजे अंधाराला तिथेही अस्तित्व नाही गोष्ट दिसायला दृष्टांत साधा सोपा दिसतो पण मोठा मार्मिक दृष्टांत कारण दृष्टांत जास्त चांगल्या रीतीने काही समजून घ्यावे लागतात काही दृष्टांत जरी सहज समजण्यासारखे असले काही दृष्टांत थोड्या विचाराने समजून घ्यावे लागतात एवढ्यासाठी इतका सूक्ष्म करायचं कि तेवढ्या सूक्ष्म रूपाने सिद्धांत आहे त्याच्या मागे तो माझा सिद्धांत समजल्याशिवाय दृष्टांताच रूप कळत नाही किंवा त्या दृष्टांताला अनुकूलच हे सिद्धांताला अनुकूलच हे सगळे दृष्टांत दिल्यामुळे सिद्धांता का वार्तावा समझनाता वगैरह समझला गुरुजी मंडली सीधान्तरूप सिर्ण दर्शन घड़े तत्वदर्शी मंडली होती सिद्धांता पूर्ण स्वरूप समझे ज्यादा सिद्धांता का सूक्ष्म दृष्टि हा दृष्टांत दिल्ला तो सिद्धांत दादांच्या सारख्या तोर पुरुषांना कळला असल्या कारणाने दृष्टांतात बारकावा समजला होता आपलं सिद्धांत बारकाव्याने दृष्टांतावरून आता आपण त्या सिद्धांताला जाऊन भेटणार आहोत कि म्हणा माणसाची बुद्धी माणसाचं हृदय बुद्धीने करताना त्यांना ते ग्रहण व्हावं ही योजना आहे आणि त्यांचं हृदय अशी ही शब्द शक्ती या दादांच्या रात्र आपल्याला दिसते दिवस आपल्याला दिसतो अंधारात आपण फिरतो अंधाराची आपल्याला पूर्ण कल्पना असल्यामुळे आपण सूर्य उगवला सूर्य मध्यान स्थितीमध्ये आला सूर्य मावळण्याचा उपकंठाची कल्पना आहे म्हणूनच आपण सूर्याचा उदय व सूर्याचा अस्त पाहू शकतो तसा व्यवहार करू शकतो सूर्याला आपण जाऊन भेटलो तर सूर्याच्या ठिकाणी सूर्याच्या दृष्टीने सूर्या मना सूर्या दृष्टि कल्पना नहीं सूर्या प्रकाश रूप है ही एक ही गोष्ट दुसरी गोष्ट बंधारा गोष्ठ तरी अंधार गड़ अंधारे एखा मानूसा गया जो अंधारा जन्मता अंधारे आजू बाजूलांधार नहीं क्या अंधार मनसाला अंधारा कल्पना गोष्ठ सोड़े घी कि प्रकाश ठाकिन नहीं तो अंधार ही कहना प्रकार समक्य कर एक नियमा। जी एक वस्तु सर्वतत्र सदा एक रूपाने वे वस्तु लद विरुद्ध कल्पने की कल्पना ही है तद विरुद्ध वस्तु तो दस नाउन कठे नहीं असा नियम असल्यामुळं सर्वत्र प्रकाश रूप असलेला जो सूर्य त्याला अंधाराची कल्पना नाही त्याला दिवसाची कल्पना नाही त्याला उगवण माहीत नाही त्याला असत माहीत नाही अंधार माहित असल्यामुळं आपल्याला उदयाची कल्पना येते आपल्याला आस्ताची कल्पना येते या दोन्ही कल्पना सापेक्ष आहेत म्हणजे सापेक्ष या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याला अंधाराची कल्पना आहे त्यालाच प्रकाशाची कल्पना येऊ शकते याला सापेक्ष म्हणायचं जला ज्याला कल्पना नहीं ज्यादा अंधारा कल्पना नहीं ज्यादा दिवस की कल्पना का जस सूर्य दृष्टि नहीं, नहीं एक ही गोष्टी ने अभी पद्धति ने जीव सुधा मुझका स्वाभाविक सदा सा ब्रम्हरूप है ब्रह्मरूपनाज्ञा है अज्ञान कार्याच्यावर जेव्हा आरोग होतो त्यावेळी मी कुणीतरी अमुक सोमाजी गोमाजी गोपाळ गणेश पितली दरवाजे मी आहे मी सुखी आहे मी दुःखी आहे मी आता बरा चालतोय मी माझा माझ्या आता बरं नाही या सगळ्या कल्पना तो जी करतो जनाटी वृत्ती ज्ञानाच्या बळावर आजी या सगळ्या कल्पना करतो आहे हा मूळचा पण वृत्ती ज्ञानाने या सगळ्या कल्पना करतो त्याबरोबरच एक अविद्येची कल्पना असतात की अज्ञान हे जीवाच्या आशिरीत मानू न हो योग्य का त्याला प्रत्यक्ष अनुभव आहे त्याची प्रत्यक्षाने सिद्धी करणारा जीव आहे म्हणून तो सांगतो अहो आज्ञा हा त्या दृष्टीने तो अयुतीची कल्पना करतो महत्मा दृष्टि अविद्या पड़ना जो शब्द निवृत्ती कशी संभवणार अविद्येची निवृत्ती जर शब्दद्वारे संभवत नसेल तर मग त्या शब्द शब्दाला किंवा शब्द प्रमाणाला प्रमाणत्व कसं त्याच प्रामाण्य काय त्याला विचारलं तू काय केलंस अविद्या निवृत्त केली कुठल्या अविद्या निवृत्त केली म्हणजे के नव्हती ती काय निवृत्त केली म्हणण्या लागलं म्हणजे नव्हती इथे निवृत्त केली हे म्हणणं कधीही संभवत नित्य निवृत्ताच्या निवृत्तीचा व्यवहार शब्दा प्राण्य नए शब्दा व्यर्थत्म जी नहीं तू का निवारण कर प्रकाश कसला ज्यादा पद्धति ने लक्षा गया जो अविज्या मग शब्दा शब्द ने का निवृत्त के लग? दुसर शब्दी दृष्टि जो जीव मी आज्ञा दृष्टि ने कदाचित जीवदशे शब्दाच प्राण्य अवर महाराज आता जो ज्ञा पुरुष है जीवन मुक्त पुरुष है आत्मदृष्टि संपन्न पुरुष है दृष्टि आत्मदृष्टि शब्द प्रमाणत्व प्राण्य रहना नहीं हा सोल आत्मदृष्टि ने शब्दा वो आत्मदृष्टि संपन्न महापुरुषा दृष्टि ने आज्ञान नहीं शब्दाला शब्द प्रमाणत्व नहीं प्राण्य हा या महिन्यातला मूळ अर्थ आहे वाच नाहीचा नाश करून येत नाही, शब्द ये नाही। जसे अंधारात अंधाराचे रूप होत नाही त्याची निवृत्ती करण्यात पुरुषार्थ नाही घेण्यात ठेवा काही पदार्थ असावा आणि मग त्याची निवृत्ती करावी तर त्याला भोषण आहे एकदा गोष्ट सांगत असत थोडी गमतीदार गोष्ट हो आहे पण आपलं समजण्यापूर्ती लागू होता त्यातला एक अंश इथे उपयोगाचा आहे बाकीचीच गोष्ट बिलकामाची सगळी विस्तार करू कोणती सगळी एका अंशा करता सांगावी लागणार आहे बर जस रत्नासाठी चिंधेचा मला त्यातला गोष्टीचा प्रकार आहे <coughs> एक जण म्हणजे असतो एका मोठा राजा एका शूर लोकांना बुल सांगत होता कि तुम्ही आता युद्धात जा आणि प्रत्येक जण युद्धामध्ये शौर्य गाजवून मी कोणतं के शौर्य केलं त्याची प्रत्येकाने काहीतरी खूण घेऊन यायची की मी हे शौर्य करून म्हणून ठीक आहे युद्ध प्रसंग आहे तर त्या युद्ध भूमीवर त्या रणभूमीवर हा जाण्यापूर्वी युद्ध झालेलं होतं लक्षात तेव्हा मला युद्ध झालेलं होतं हा गेला तिथे जाऊन सगळीकडे फिरून आला तो मला आपण आलो या युद्धभूमीवर इथे येऊन परत चाललं पण शूरच व काय त्याची खूण काय राजाला दाखवायची तो खूण म्हणून काही हात घेऊन आला हात आणि त्या हातांची मुळी घेऊन तो तिथपर्यंत आला हा म्हणाला मी जाऊन युद्ध करून आला युद्ध अर्णभूमीमध्ये जाऊन आलो हा खरा मी शूर तू खूल हे बघा म्हणला मी हातांच्या मुळीच्या मुळी घेऊन आलो लोकांना मोठे आश्चर्य वाटायला लगेच काय माणूस आहे हातांच्या मुळीच्या घेऊन खरा शूर म्हणून अरे तो युद्ध करायला गेला होता रणभूमीवर हो गेला होता तू कथा सांगतोय तू खून घेऊन आला नस मस्तकाची जर तू खून घेऊन आला असता तर त्यात यापेक्षा अजून घोषणा होत हात घेऊन यायचं काय कारण आहे तो म्हणाला मी चाहण्यापूर्वी कोणीतरी मस्तक नेलेली होती म्हणलं त्यांची म्हणून मी हात घेऊन आलोय काय घोषणा शब्द ने निदान, थे थे या नहीं निवृत्ति जो बाह्य लोग जाहिर एक जाहिर है एका एका बुकीमध्ये बत्ता सापडतात तेव्हा एवढी शक्ती लागते अंशात अस्तित्व आहे तेवढंही अस्तित्व जर या अविदेला नाही तर त्याच्या निवृत्तीमध्ये हा पुरुष शब्द पुरुषार्थ काय गाजवतोय प्रमाण म्हणून काय आपल्या पदवीवर आरोड होऊ शकतो याचा हा अभिप्राय आहे कि अविद्येचा नाश करणारा शब्द अविद्या कर्जेचा आहे सिद्धांत मती जर आविद्येचा अत्यंत अभाव आहे तर अविद्या कार्य शब्दाचाही अत्यंत अभावच होईल म्हणजे दोन्ही एकरूपच आहेत अशा श्री शब्द अविद्येचा नाश करून आपण प्रमाण कसेस त्याप्रमाणे शब्दाची गोष्ट अकरा पंच्याहत्तराव्या उभी पर्यंत सांगतात अविद्येची नाही जाती तेथे ते नाही म्हणते या युक्ती जेवी दुपारी कामाती आमणीची गोष्ट सांगतात जाति शब्दा दोन अर्थ जातीर जननम नाम जन्म जी नाम, जननम नाम जन। मुंझे जन्माला जन्म जी जन्मा जाती ज्यापत्ति होते जाती जी मना अविद्याला जन्म नहीं अविद्य जन्म न अशी जी अविद्या अविदे अविद्यादा आजा में काम लोहित शुक्ल कृष्णाम स्वच्छ उपनिषदात म्हटलेल्या तिला अजा म्हटलेल्या अजा म्हणजे जन्म रहीत तीच गोष्ट तिथे ज्ञानेश्वर महाराज त्याच शब्दाने सांगतात त्या शब्दाचा अनुवाद करून सांगतात कि मुदेची जाती नाही असा ऐकल्या यामध्ये या कृतीचे या जणू प्रतिध्वनी ऐकायला यावेत इतक्या उत्कृष्ट पद्धतीने हे भाषांतर केलं अर्थात प्रतिध्वनी ऐकायला येण्यापूर्वी ध्वनी ऐकायला आलेला असला पाहिजे हे मात्र ध्यानात ठेवा म्हणजे श्रुतीतल्या या शब्दांचं ज्यांना श्रवण घडलेलं आहे त्यांना खरोखरीच अजा मी काम हे ऐकल्याने लक्षात येत अजा हे जन्म आधी म्हणजे उत्पत्ती अन्न म्हणजे नाही अनाधी उत्पत्ती रित आवि आहे लोहित शुक्ल कृष्णाम म्हणजे ती श्रावण इतक नवे गुणमयी प्रकृति काम त्रिगुणात्मक संपूर्ण प्रजा उत्पन्न करते गुणात्मक आहे हो म्हणजे संपूर्ण प्रजा सत्व रजा आणि गुणांनी युक्त असून तशी प्रजा निर्माण करण्यामध्ये ही कारण आहे मायांत प्रकृती प्रकृती म्हणजे कारणाला म्हणतात माया ही संपूर्ण जगताची प्रकृती आहे नाम कारण आहे असं उपनिषदात वर्णन केले आहे ते वर्णनच ज्ञानेश्वर महाराज आपल्या परिभाषेमध्ये आपल्याला सांगतात कि अविद्येची जाती नाही अविद्येचा जन्म झाला नाही दे दे जाती नहीं। नहीं। ते म्हणून जीवना महाराज म्हणतात जी अविद्या तिचा आता हा शब्द नाश करणारिदा पासून तो थेटांच्या पर्यंत सगळ्यांनी ह्या अविद्या अनेक व्यक्तींच्या मध्ये राहणारा असतो एक असतो नित्य असणारा एक असणारा अनेकांना असा एक समान धर्म त्या समान धर्माला जाती ही संप्ना दिली जाते गुणक्षत्र ही जाती आहे ती एक आहे ती नित्य आहे आणि ती आपल्या म्हणजे अनेकांच्या ठिकाणी राहणारा नित्य एक जो समान धर्म त्या एका धर्माला भीती दिली जाते गोष्ट जा कधी की हा अनेकांच्या ठिकाणी राहणारा एक समान धर्मांच्या ठिकाणी राहणारा एक धर्म समान असमान धर्म असल्यामुळे महाराज म्हणतात एक त्यामुळे त्याच्या ठिकाणी संभवत नाही ज्ञानेश्वर महाराजांचा कृती म्हणजे आयाम एका जन्म एका म्हणजे एक आहे एक आहे ते जर आधीच्या नावाच्या जर काही पाच पन्नास व्यक्ती असतात तर मग ठीक आहे बघा जास्ती त्यांच्यावर पण आधीच्या नावाची जर ही एकच व्यक्ती आहे तर मग तिथे जास्त कशी म्हणून उपनिषदात सांगितल्याप्रमाणे हे काम ती एक आहे म्हणून तिथे संभवत नाही हा दुसराही आहे ज्ञान महाराजांना असं सांगायचं कि मुळात महे पुढचं सांगत आहे जी मुळात महेकत्वाचा टाकणार अनेकत्वाच्या कापणीशी लिंगत्व सुद्धा संभवत नाही कारण जन्मानंतर अस्तित्व प्राप्त होत तिला एका जन्म झाला नाही काय नाही तिचा जन्म झाला झाला नाही तिला अजून सत्ता प्राप्त झाली नाही अस्तित्व नाही तिच्या दिनाने अनेकत्व राहते अजून तुम्हाला वेगळं कशाला सांगायला पाहिजे मी एकत्व धर्माने युक्त असा एक पदार्थ त्याला जे त्यामुळे अस्तित्वात तेही अस्तित्व जर माझ्या दृष्टीने आधी गेला नाही तर एकत्व कारण नहीं अत्यंत आभावे अशा अयोध्य नहीं है शब्द प्रमाणी लगे तो, जुन तो, जुन तो मी बलवत्तर तर काय वीस आमच्या म्हणाले वीस आमचा विद्या नाहीची निवृत्ती करतो आता शब्द शब्द अनुकूल असलेला तर एखादा अनुमान हे जर निघाला आणि अविद्या नाही हे सिद्ध करायला ते प्रवृत्त झालं तर त्यांची प्रवृत्ती किंवा काही व्यक्ती प्रयत्न का त्या अविद्येचा ठरवलेला हवा या सर्वच गोष्टी व्यर्थ हो ठरतील का त्याचं कारण जी मुळात नाही करण्याकरता त्याची सिद्धी करण्याकरता निघालेली आहे मला सांगतात त्यांचा सगळ्यात प्रयत्न चुकीचा निघावी त्यांची निवृत्ती करावी मग त्यात काही पुरुषार्थ होता जी अयोध्येच्या नेची सिद्धी करायला तर्क कशाला पाहिजे त्या त्याचा कुस कशाला पाहिजे म्हणून सिद्ध करण्यास काहीही मोठेपणा प्राप्त होणार नाही म्हणून त्यांचं वर्तव्य सिद्धांनी प्रकाशामध्ये जर कोणी अंधार निवृत्तीसाठी म्हणून दिवा लावून घेऊन जाईल मर्या हा देवा लावून घेऊन जाण वा दिवा लावण्याचा किल्ला प्रयत्न वाकि सगळा दिवा त्या काय पूर्वीची पद्धती म्हटलं तर म्हणजे दिवती म्हण हे सगळं घेऊन ती फेकून ती घेऊन जाणं या सगळ्या गोष्टीचा कि जेवढ्याकडे दिवा लावण्याचा प्रयत्न असेल तो सगळ्याच्या सगळा प्रयत्न त्याचा व्यक्त होणार त्याचं एकच कारण त्यावेळी दिवसा आमदार नाही घोर दुपारी आमदार असणार कसा मग घोर दुपारी आमदार नाही तर त्याच्या निवृत्तीसाठी दिवा लावण्याचा केलेला सगळाचा सगळा प्रयत्न जसा व्यक्त प्रवृत्त हो वर्त एकत्र हनुमान प्रमाण तर्क सर्वान मुनावृत्ती प्रवृत्त होनाथ है वर्थक है गोष्ट महाराज आपल्याला स्पष्ट रीतीने प्रतिपादन करतात कारण त्याची निवृत्ती करायची करायची तो भावूप असलाच मी बनतो तो भावूप असेल तरी आपण त्या सगळ्या गोष्टी पूर्ण शो होत भावरूप जर तो पदार्थ नसेल हे तर अस्तित्व नसेल तर निवृत्तीचा प्रयत्न ज्याच होतो आपलं मूळ बरोबर घेऊन वगैरे दृष्टांतो आपल्याला सांगते की आज मुद्दा नाही तर तिच्या निवृत्तीसाठी प्रेत्त झालेल्या शब्दाला जर पत्र यावं हे स्वाभावे लागतात दिवा केला असेल तर त्याचा काही उपयोग नाही त्याप्रमाणे तर तिथे युक्तीचा उपयोग नाही स्वरूपस्थितीने स्वरूपाने तुला अस्तित्व नाही तिथे नेमका उपयोग दिवायचा तिथे दोन प्रहरी अंगात दिव्यातून काय उपयोग होईल कारण त्या दिव्याने अंगात प्रकाश केला म्हणावे आता करता करता आपल्याला सांगतात कारण त्या दिव्याने अंगणात प्रकाश केला म्हणावेत तर दीप आणची पूर्वीच अंगण प्रकाशित आख अंधाराचा नाश केला म्हणावेत तर अंधार त्याचे मुलीच नाश केला म्हणावा तर पूर्वी अंधार नव्हतात नाश काय केला प्रकाश केला म्हणावा प्रकाश त्याच्या येण्याचा अनुद्रह केली म्हणाले पूर्वी चांगली स्वच्छ अविोर चांगलं पडलं होत सूर्याच तिथे काय उपयोग आहे निवृत्त का केलं केले काही बंदोबस्त केला म्हणजे कसा केला होतो श्रोता नाही हा वक्ता नाही तुम्हाला का त्यात बंदोबस्तात नाही होते नुसत्यात नाही एक त्याप्रमाणे थांबायचे तर निघून जायचे कधी प्रश्न केला नाही कधी उत्तर केलं नाही काय आहे ते नाही त्यांना विचारलं किंवा तुम्ही काय केलं काय प्रत्येक काय आदर होता ते काय साक्षी तो गेलं नव्हतं काय करतोय त्याप्रमाणे शब्दाच्या परमात्म्याविषयी काय होय तर ही अडचणी होती शब्दानी परमबद्दल काय केलं म्हणाले अगदी ही दिव्याला अडचण आली होती या शब्दाला अडचण आली आहे शब्दाने दिवाला परत नाही शब्दाने निवृत्ती केली नव्हती काय निवृत्त केली आपला प्रकाशित केला आपला करणार हा प्रकाश घेऊन त्या समोर करता येताना त्याला घेऊन आपल्या विषयामध्ये प्रवृत्त होतो जेव्हा ज्याच्या दृष्टीने होतो तेव्हा व त्याच्या दृष्टीने प्रवृत्त होताना शब्दाला स्वतः प्रकाश नाही त्या परमेश्वराचा प्रकाश घेऊनच हा प्रकाशित होता आता त्याला प्रकाशित करायला काय याचे आहे परमात्म्याला प्रकाशित केले म्हणावे तर परमात्मा परमात्म्याचे बाळा बहिणीमध्ये शब्द परमात्म्याचे स्मरण करून देण्याविषयी म्हणजे परमात्म्याचे ज्ञान करून देण्याविषयी उपयोग आहे त्याचप्रमाणे उपदेशाग्रहिणीमध्ये शब्दांचे उत्तम कार्य करून देण्याविषयी शिद्ध आहे म्हणजे आयुद्धी येत जाई असे जे व्यक्ती होते त्याचे ठसे असे खोलेवर ओळखले पाहिजे खोलेवर या शब्दाचा अर्थ असा आहे की हे ठसे पुन्हा त्या कामाने आपल्या कपाडावर नाव दिलं जातं तू ब्रह्म आहे सम असे लिहिलेली आहे जातात पुन्हा गोडला वाटतं मी किती वेळा आहे त्या कपड्यामध्ये होत म्हणून काय मी काही होतो म्हणतो माझ्या बाई याच्या बाई लिहिण्यात काय करतो काही याच्या बाई लिहिण्यात माझ्या बाई लिहिलेला आहे की काय कुणाशेवती याच्या एकदा पाण्यावर लिहिलेली वेग ओढलेली जशी कुणाला पटत नाही अभिप्राय त्यातला एवढाच आहे की शास्त्र सगळं आपल्याला प्रतिपादन करता येत की आत्मस्वरूप त्या ठिकाणी नित्य निवृत्त साजित्य आहे आत्मा स्वतः स्वयंप्रकाश आहे आज सिद्धांत गोष्टीला पटला पाहिजे तो पटवण्यासाठी अनेक युक्तीने पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगत आहे ती काय जे की सगळी लागे पण ती शेवी लागेल